वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्व सत्याण्णव महाभाग मुने आपण धर्म वेत बोलला तसेच आहे ब्रह्मा आपल्या वचनाने मला प्रत्यय आला आहे पूर्वी देवांच्या समक्ष असाच वैद्यचा प्रत्यय झालेला होता तेथे शपथ झालेली होती तेव्हाच ते घरात घेण्यात आले पण ज्या लोकापवादामुळे मैथिलीचा मी त्याग केला तो फार बलवान होता म्हणून ब्रह्मन ती निष्पाप आहे हे जाणत असून सुद्धा लोकभयामुळे मी सीतेचा त्याग केला आपण त्याची मला क्षमा करावी हे दोघे कुशी लवा जुळे जन्माला आलेले माझेच पुत्र आहेत हे मला ठाऊक आहे पण या लोकसमुदायामध्ये मैथिली शुद्ध आहे हे सिद्ध होऊन माझी तिच्यावर प्रीती व्हावी जाणून सगळे श्रेष्ठ देव सीतेच्या त्या शपथप्रसंगी गोळा झाले पितामह ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली आदित्य वसु, रुद्र विश्वदे मरुद्गण साध्य असे ते सर्व देव आणि सर्व महर्षी तसेच नाग सुपर्ण सिद्ध हे प्रसन्नांत करणाने आलेले होते देवाना आणि पाहून राम पुन्हा म्हणाला श्रेष्ठ देव हो वाल्मिकी ऋषींच्या निष्काळक वचनाने माझी खात्री पटलेली तरी लोकसमुदायात वैदेही शुद्ध आहे असे झाल्यावरच माझे तिच्यावर प्रेम असावे सीतेच्या शपथप्रसंगाने देवांच्या मनात गडबड उडाली होती आणि म्हणून ते एकत्र गोळा झाले होते त्यावेळी श्रेष्ठ वायुदेव सुखकारक पावित्र्य उत्पन्न करीत दिव्यगंध पसरवित मनोहारी वाहू लागला आणि त्याने सर्वत्र जनसमुदायाची मने आल्हादित केली पूर्वी कृतयुगात झाले होते त्याप्रमाणे हा अद्भुत अचिंत्य प्रसंग सर्व राष्ट्रातून आलेले मानव पाहू लागले त्या सर्वांना आलेले पाहून भगवे वस्त्र नेशलेली सीता दृष्टी दृष्टीखाली लावून मान खाली घालून हात जोडून म्हणाली जर माझ्या मनात रामावच अन्य कोणाचेही चिंतन नसेल तर हे पृथ्वी देवते मला तू विवरात घ्यावीस मनाने कर्माने वाणीने जर मी रामाचीच पूजा करीत आले असेल तर हे पृथ्वी देवते मला तू विवरात घ्यावीस रामा वाचून मी दुसऱ्या कोणालाही जाणत नाही हे जर मी खरे बोलले असेल तर हे पृथ्वी देवी मला तू विवरात घ्यावीस वैदेही अशी शपथ घेत असताना एक अद्भूत घडले भूतरातून एक उत्कृष्ट दिव्य सिंहासन आले ते अतुल पराक्रमी नागाने आपल्या शिरावर धारण केले होते त्याचे रूप दिव्य होते दिव्य रत्नाने ते शृंगारलेले होते त्यावर पृथ्वी आपल्या बाहूने मैथिलीला धरले आणि अभिनंदन कर आसना बसुन ती आसना खाली रसा एक सारख दिव्य पुष्पवृष्टि सीते वाली देवत एकदम तिचा विषय मोटमोठ्या धन्य उद्गार निघू लगे कि सीते ज्या तुझे अत्कृष्ट शील है त्या तुझी धन्य धन्य है अशी नाना प्रकारची वाणी अंतरिक्षातील सुराने हर्षित सीतेचा भूमी प्रवेश पाहून मुखातून काढले यज्ञस्थळी जमलेले सर्व मुनी शूरवीर राजे हे विस्मयात बुडून गेले अंतरिक्षात आणि भूमीवर असलेले सर्व स्थावर जंगम महाकाय दानव आणि पाताळात सर्वश्रेष्ठ हे विस्मयात बुडून गेले हर उद्घोष करू लगे सर तो कितेक जन रामाकड़े पाहू तर जन स्वतः सीते सीते का भूमि प्रवेश सर्व सरमिशारा समुदाय का वे अत्यंत दिग्म उत्तरकंडा सत्तव सर्व सम